वाल्मिकिरामायण उत्तरकांड सर्ग एकोणनव दवा किम पुरुषाची उत्पत्ती ऐकून लक्ष्मण आणि भरत दोघेही आश्चर्य असे राजारामाशिराम तीच प्रजापती पुत्राची कथा आणखी पुढे सांगू लागला त्या सर्व किन्नरी तेथून गेलेल्या पाहून श्रेष्ठ ऋषी रूप संपन त्या स्त्रीला हसत म्हणाला हे सुंदरी मी सोमाचा परमप्रिय पुत्र आहे भक्तीने आणि प्रेमपूरक माझ्याकडे पहा आणि श्रेष्ठ सुंदरी <coughs> माझा अंगीकार कर स्वजन निघून गेल्यामुळे एकांता स्थाने त्याचे ते बोलणे ऐकून इला त्या अत्यंत सुंदर आणि महा तेजस्वी बुधाला म्हणाली सौम्या मी इच्छेप्रमाणे फिरणारी तुझ्या आधी नव्हते काय करायचे ते, ते मला सांग आणि तुझ्या मनाला येईल तसे कर तिचे ते, ते अद्भुत वाटणारे शब्द ऐकून बुधाला हर्ष झाला आणि तो चंद्राचा पुत्र कामयुक्त होऊन तिच्यासह रमला त्या सुंदरी इराशी रममान होण्यात कामाधीन झालेल्या बुधाचा वैशाख महिना एका क्षणासारखा निघून गेला एक महिना पूर्ण होताना जागा झाला त्याला सरोवरात सोमपुत्र आधाराविना हात वर करून उभा राहून तप करीत असलेला दिसला त्याला राजा म्हणाला भगवान मी या दुर्गम पर्वतावर माझ्या अनुचारासह आलो होतो पण ते सैन्य कुठे दिसत नाही माझे लोक गेले कुठे माग नष्ट झालेल्या राजश्रीचा तो प्रश्न ऐकून त्याचे उत्तम वाणीने सांत्वन करीत बुध शुभवचन बोलला फार मोठ्या दगडांच्या वृष्टीखाली तुझे सेवक नष्ट झाले तू आश्रमात वारा पौस यांच्या भयाने पीडित होऊन झोप लावता भले हो तुझे मन स्थिर कर निर्भयने निश्चित हो वीरा येथे फळेमुळे खाऊन सुखाने वास्तव्य कर या बोलण्याने मोठ्या मनाच्या राजाचे मन स्वस्थ झाले खरे पण आपले सेवकजन नष्ट झाल्यामुळे शोभणार नाही ब्रम्हन आपण मला माझा मोठा मुलगा महाय शशबिंदू नावाचा धर्मपरायण आहे तो माझे राज्य घेईल <coughs> माझ्या अनुचारांचा वियोग झाल्यानंतर सुखात असलेल्या त्यांच्या बायकांना महा तेजस्वी मुने मी किंचितही अशुभ सांगू शकणार नाही तो राजश्रेष्ठाचे म्हणाला तेव्हा बुधाने अत्यंत अद्भुत शब्दाने त्यांचे सांत्वन केले आणि तो त्याला म्हणाला येथेच राहणे तू पसंत कर महाबलवान करदम पुत्रा आपल्या मनाला तू त्रास करून घेऊ नकोस तू येथे वर्षभर राहिलास तर मी तुझे हित होईल असे करीन शुभाचरणे बुधाचे बोलणे ऐकून त्या ब्रम्हवाद्याच्या सांगण्याप्रमाणे राहावे असे त्यांनी ठरवले मग तो एक महिना स्त्री होऊन नित्य बुधाशी रमवान होईल आणि एक महिना पुरुष होऊन धर्माकडे मन नवव्या महिन्यात सुंदर इळेने सोमपुत्रापासून पुरुरवस नावाच्या पुत्राला पुरु पुत्रा जन्म दिला तो जन्म देताच त्या सुंदरी इलाने बुधासारखाच वर्ण असलेल्या महाबलवान पुत्राला पित्याच्या हाती सोपवले धीर गंभीर बुधाने मग वर्षाच्या राहिलेल्या दिवसात पुरुष झालेल्या इलाला धर्मयुक्त कथा सांगून त्याचे मनोरंजन केले उत्तरकांडाचा एकोणनव्वद वासर्ग समाप्त